मुमोक्ष व्यवहार प्रकरण सर्ग एक श्री वाल्मिकी म्हणाले राज्यसभेतील सभासदांनी याप्रमाणे उच्च स्वरात भाषण केल्यावर समोर असलेल्या रामाला उद्देशून विश्वामित्र म्हणाले हे रामा ज्ञानीपुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा रामा वास्तविक तुला जाणण्यासारखे असे काहीच उरले नाही तुझ्या सूक्ष्म बुद्धीच्या योगाने तू सर्व काही जाणले आहेसच तुझ्या बुद्धीरूपी आरसा स्वभाव असून त्याच्यावरील संशयाचा केर झटके काम शिल्लक राहिले तू तर ज्ञेयत जाणले असून भगवान व्यासांचा पुत्र जो शुकमुनी त्याच्या बुद्धीप्रमाणे तुझ्या बुद्धीला फक्त दृढ विश्वासाचीच काय ते अपेक्षा आहे यावर श्रीराम म्हणाला अहो भगवन स्वतःच्या विचाराने परमात्मा तत्वाची अनुभूती प्राप्त करून घेतली असतानाही भगवान व्यासांचा पुत्र शुक याचे चित्त आरंभी स्थिर का वा कसे नव्हते आणि पुढे ते स्थिर कसे झाले ते आपण मला निवेदन करा मग विश्वामित्र सांगू लागले अरे रामा आपल्या वृत्तांताशी योग्य प्रकारे जोडणारे त्या व्यासपुत्र शुकाचे कथानक हे मोक्ष देणारे असल्यामुळे ते मी आता तुला कथन करतोय लक्षपूर्वक आहे प्रख्यात अशा नीलाद्री पर्वताप्रमाणे शोभणारा आणि प्रत्यक्ष सूर्याशी स्पर्धा करणारा असा जो भगवान व्यास तो तुझ्या पित्याच्या मागच्या बजुरा असलेल्या सुवर्णय विराजमान झालाय त्याचाच शुकनामाचा पुत्र हा चंद्राप्रमाणे शोभायमान सर्व निपुण आणि महाबुद्धिमान होता तो इतका पवित्र होता कि त्याला पाहिल्यावर हा प्रत्यक्ष यज्ञस्त नाही ना असा भास होत असे संसारयात्रेमधील दोषासंबंधी विचार करीत असता तुझ्याप्रमाणेच त्याच्याही अंतकरणात विवेकाचा उदय झाला त्या विवेकाच्या योगाने महात्मा शुकाने स्वतःच दृढचिंतन केले आणि त्या योगाने परमात्मा स्वरूपाचा अनुभव करून घेता परंतु अशा प्रकारे आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतरही ती सद्वस्तू आहे असा त्याच्या विश्वास उत्पन्न झाला नाही त्यामुळे त्याच्या चित्ताला विश्रांती काही मिळेना वर्षा ऋतूशिवाय अन्य ऋतूतील मेघांच्या धारा ज्याप्रमाणे जातकाला आनंद देत नाही त्याप्रमाणे चित्तातली चंचलता नाहीशी झाल्यामुळे नश्वर अशा सर्व विषयोपभोगाविषयी त्याच्या चित्तात वैराग्य उत्पन्न झाले होते अशा स्थितीत आणि भक्तीयुक्त अंतकरण असलेल्या शुकाने प्रश्न केला की अहो मुनी श्रेष्ठ संसारात हे फसगत करणारे अवडंबर कसे उत्पन्न झाले हा संसार आहे तरी कोणाला तो केव्हा आणि कोणत्या उपायाने कायम तर नाही सविल शुकाचा त्या प्रश्नावर आत्मज्ञान संपन्न व्यास महर्षीने आपल्याकडून अतिशय समर्पक आणि स्वच्छ स्पष्ट पद्धतीने विवरण केले परंतु त्यावर आपल्याला तर हे सर्व समजले होते असे वाटून शुकाला आपल्या पित्याच्या भाषणाचे विशेष महत्व वाटले नाही शुकाच्या मनातला हा अभिप्राय जाणून भगवान व्यास पुत्राला म्हणाले मी जरी हे विवेचन केले आहे तरी मलाही सत्य ज्ञान झालेलं नाही तेव्हा त्यासाठी तू जनकराजाशी कडे जा त्याला खरंच तत्वज्ञान झालेले तुला ते त्याच्यापासून प्राप्त होईल पित्याचं हे भाषण ऐकल्यावर शुक त्वरेने निघाला आणि सुमेर पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मिथिला नावाच्या राजधानी तेवढे पोहोचला राजप्रसादाच्या गाराशी असलेल्या शुकाला पाहून जनकराजाच्या द्वारपाळाने शुकाचे आगमन झाल्याची वार्ता महा, महात्मा जनकराजा याला जाऊन सांगितली परंतु व्यासांच्या वचनाप्रमाणे आपल्याही उपदेशाची शुकाकडून अवहेल न होऊन शुक अकृतार्थ होऊन परत जाऊ नये यासाठी आणि तसेच वैदाग्य श्रद्धा वगैरे साधन संपत्ती शुकाच्या ठिकाणी किती प्रमाणात सिद्ध झाली आहे याचीही परीक्षा करण्यासाठी म्हणून राजा जनकाने सेवकाने आणलेल्या वार्तेवर बरे आहे एवढेच उपेक्षेचे उत्तर दिले आणि तो राजा जनक स्तब्धभर राहिला अशा अवस्थेत सात दिवस गेल्यानंतर जनकाने शुकाला राजवाड्याच्या आतील शुक सात दिवस स्वस्थ राहिला तत्व जिज्ञासेने मन उत्कंठित झाल्यामुळे शुकाला जनकाकडून दाखवल्या गेलेल्या अनादराबद्दल काहीच वाटले नाही त्यानंतर पुढे शुकाला अंतःपुरात आणून तेथे पुन्हा सात दिवस ठेवण्यात आले परंतु अजूनही जनकाचे दर्शन काही झाले नाही चंद्राप्रमाणे शोभवंत दिसणारा शुक अंतपुरात राहत असता जनक राजाने त्याला तरुण स्त्रिया उत्तम पदार्थांचे भोजन आणि तर रंजवण्याचा प्रयत्न केला परंतु दृढमूळ अशा पर्वतावर मंद वायूचा जसा काहीच परिणाम होत नाही त्याप्रमाणे सुखदुःखादी भोगांचा व्यासपुत्र शुकाच्या मनावर जरासुद्धा परिणाम झाला नाही शुक हा जितेंद्रिय असल्यामुळे पूर्ण चंद्राप्रमाणे मनाने स्वस्थ आणि आनंदी अशा अवस्थेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी राहिला या प्रकारे जनकाने शुकाची परीक्षा घेतली आणि त्यात विवेक वैराग्य इत्यादींच्या शुकाच्या ठाई पूर्णपणे प्रभाव निर्माण झाल्याचे दिसून आल्यावर मग त्याला जनकाने प्रत्यक्ष भेट दिली आपल्यापुढे आणवल्यावर जनकाने त्या प्रसन्न चित्त शुकाचे यथोचित स्वागत केले आणि नंतर जनक शुकाला म्हणाला अरे शुका पुरुषार्थाला आवश्यक असणारी सर्व साधना तू पूर्ण केली तू कृतकृत्य झालास आता तुझी जी काही इच्छा असेल ती तुम्हाला स्पष्टपणाने सांग शुकाने म्हटलं हे गुरुवर्स हे अवलंब कसे उत्पन्न झाले आहे कोणत्या उपायांचा अवलंब केला असता त्या संसाराचा उपशम होईल त्याचे रहस्य आपण मला सांगावे विश्वामित्र म्हणाले रामा अशा तऱ्हेचा तर शुकाचा प्रश्न ऐकून ज्या रीतीने महर्षी व्यासाने विवेचन केले होते त्याच रीतीने जनकानेही विवेचन केले असे सांगून विश्वामित्राने शुकाचा वृत्तांत पुढे सांगण्यास आरंभ केला शुक जनकाला म्हणाला हे राजी विवेकाच्या योगाने या सर्व बाबतीतले ज्ञान मला यापूर्वी असाच या प्रश्न मी माझ्या पित्याला केला होता त्यावेळी त्याने उदाहरणांसह अशाच तऱ्हेचे प्रतिपादन केले होते <coughs> हे ज्ञान श्रेष्ठ आपल्या विवेचनाचा अर्थही तशाच रीतीत आहे शिवाय उपनिषदा शास्त्रामध्ये अशा आशयाचे विवरण करून सांगण्यात आलेले आहे केवळ आपल्या कल्पने निसार उत्पन्न केला आहे आणि आपल्या कल्पनेचा खेळ थांबला की हा संसारही नाश पाव असाच त्याचे निश्चय झालेला तेव्हा हे महा जनका हा माझा निश्चय योग्य आहे की नाही याविषयीचा निर्णय काय हे आपण मला सांगा त्यामुळे भिरभिरडाने माझे चित्त आपल्या निर्णयाने स्वस्थाने स्थिर होई। त्यावर जनकाने सांगितले हे मुने तुला जे ज्ञान झाले आहे आणि पुढे गुरुपासून तुझे श्रवण केले आहेस त्याहून भिन्न निश्चय असा काही करण्याची आवश्यकता नाही आता त्या निश्चयाचे दृढीकरण तेवढे करायचे या जगात एकमेव द्वितीय आणि परिपूर्ण आत्माच तेवढा काय तो आहे त्याच्याशिवाय अन्य काहीही नाही आपल्या स्वतःच्या संकल्पानेच जीव होतो आणि तोच जीव संकल्परहित झाला म्हणजे मुक्त होतो हे तत्व दर तुला स्पष्ट रीतीने समजले आहे उपभोगाबंधाने तुझ्या चित्तात पूर्वीच वैराग्य निर्माण झाले तू बाल असूनही महावीर आहेस अरे तू महात्माच आहेस त्यामुळे रोगरूपी भोगाविषयी तुझ्या चित्तात वैराग्य बुद्धी उत्पन्न झाली आता खरे तू श्रवण करून प्राप्त करायचे असे काही रा, काय राहिले आहे का शिवाय अखिल ज्ञानाचा महानिधी असा जो तुझा पिता व्यास त्याची ज्ञान विषयात तेवढी जेवढी पूर्णता आहे त्यापेक्षाही तुझी पूर्णता अधिक झालेली आहे एवढेच नाही तर विषयोपभोगांची इच्छा तुझ्या चित्तातून पूर्णतया निघून गेली असल्यामुळे तू माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहेस मला वाटते या जगात जे ज्ञान प्राप्त करून घेण्यायोग आहे ते सर्व तू आत्मसात केलेस उपदेश ऐकल्यानंतर परब्राणी शुकाची चित्तवृत्ती स्थिर झाल्यामुळे तो स्तब्ध होऊन राहिला यावेळी शुक निरीच्छ आणि संशयीरहित झाला मग श्रेष्ठ अशी समाधी व्यवस्था अंगी बनवून शोक आणि भय या विरहित अशी स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी तो शुक मेरू पर्वताच्या शिखरावर गेला त्या ठिकाणी निर्विकल्प समाधीचा सतत दहा हजार वर्षेपर्यंत अनुभव घेतल्यानंतर ज्याप्रमाणे तेर नाहीसे झाल्यावर दिवा विझून जातो त्याप्रमाणे जा तो शुकमुनी आत्मस्वरूपाशी जाऊन मिळाला पाण्याचा बिंदू समुद्रात लीन होतो त्याप्रमाणे महात्मा शुकाचे चित्त विकाररहित आणि निर्विषय होऊन शुद्ध आणि मंगल अशा निरंतर परब्रह्माच्या ठाई त्याची चित्तवृत्ती लीन आणि स्थिर होऊन राहिली इति श्री वासिष्ठ महारामाने मुमुक्षु व्यवहार प्रकरणे प्रथम सर्गा